ठेंगू आणि लंबू उंट आणि डुक्कर नेहमी एकमेकांना छिडवत असत एक दिवस बागेत काय झाले उंट डुकराला म्हणाला काय रे ठेंगू तुला माझ्यासारखं उंच व्हावं असं वाटत नाही का डुक्कर म्हणाला ए लंबू मी कशाला तुझ्यासारखं उंच होऊ तुझ्यापेक्षा बुटकं असलेलंच बरं उंट तू असं कसं म्हणतोस माझ्याकडे बघ ना ह्या उंच भिंतीच्या पलीकडे असलेल्या सर्व गोष्टी मला मजेत पाहता येतात तिकडे खायला खूप छान छान गोष्टी आहेत हिरव्या गार फांद्या आणि पाणी आहे क्या मला सहज काढता येतात तुला तर त्या दिसतही नाहीत आता कळलं का उंच असणं किती चांगलं असतं ते डुक्कर अरे बाबा जरा धीर धर या भिंतीच्या खाली एक भोक आहे ते तर बघ मला तर त्यातून पलीकडेही जाता येतं आणि तिथल्या सगळ्या छानछान गोष्टी पोट भर खाता पण येतात पण तुला तर त्यातून जाताच येत नाही ना या बाजूला उभा राहून मी कसा सगळं खातो तेच बघत बसता असं म्हणून डुकर भिंतीच्या पलीकडे निघून गेला उंट तू म्हणतोस तीही बरोबरच आहे बुटकं असण्याचेही फायदे आहेत आणि उंच असण्याचे देखील खरंच आहे दोघांनाही आपली आपली उंची लाभकारी